अध्याय दहा वामलार्जुना उद्धार राजाने विचारले भगवान आपण मला हे सांगा की नलकुवर आणि मणिक्रीव यांना शाप का मिळाला त्यांनी असे कोणते निंद्यकर्म केले होते की ज्यामुळे देवर्षीनाही क्रोध आला होता श्री शुकाचार्य म्हणाले नलकुवर आणि मणिग्रीव हे दोघेबेराचे पुत्र होते ते रुद्राचे गण असूनही त्यांचा गर्व वाढतच गेला एके दिवशी ते दोघेजी मंडाकीनी नदीच्या तटावर कैलास पर्वताच्या रमणीय उपवनामध्ये वाघून मदिरा पिऊन मदोन्मत झाले होते नशेमुळे त्यांचे डोळे विरविरित होते पुष्कळ स्त्रिया त्यांच्याबरोबर गाणं बजावणं करीत होत्या आणि ते फुलांनी लहडलेल्या मनामध्ये त्यांच्याबरोबर विहार करीत होते त्यावेळी कमळांच्या ताटव्यांनी शोभणाऱ्या गंगेमध्ये स्त्रियांसह शिरून हत्तींनीसह हत्ती जसे जलक्रीडा करतात त्याप्रमाणेच ते जलक्रीडा करू लागले परीक्षिता कर्मधर्म संयोगानं देवर्षी नारदांनी त्यांना पाहून ते उन्नत झाले आहेत हे जाणले नारदांना पाहून विवस्त्र अपसरा लाजल्या शापाच्या भीतीनी त्यांनी ताबडतोब कपड़ परिधान केले परंतु ते लग्न यक्षांनी मात्र नाही जेव्हा देवश्री नारदानी पाहिले की ते देवपुत्र असूनसुद्धा ऐश्वर्य मदाने आंधळे आणि मदिराळ पान करून उमत्त झाले आहेत तेव्हा नारदानी त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांना शाप देत म्हटलं जे लोक प्रिय विषयांचे सेवन करतात त्यांच्या बुद्धीला बिघडवणारा महत्वाचा दोष म्हणजे संपत्तीची नशा रजोगुणी कर्मे आणि कुलीनता इत्यादींचा अभिमान सुद्धा त्यापेक्षा अधिक बुद्धिभ्रणारा नाही कारण संपत्तीच्या पाठोपाठ स्त्री जुगार आणि मद्य ही असतातच श्रीमदाने अंध होऊन इंद्रियांचे गुलाम झालेले क्रूर पुरुष आपल्या नाशवान शरीराला अजिरामर समजून आपल्या सारख्या देहधारी पशूंची हत्या करतात ज्या शरीराला भूदेव नरदेव देव इत्यादी नावाने संबोधली जाते त्याची शेवटी काय होते त्यात किडे पडतात पशु पक्षांनी खाऊन त्यांची विष्ठा बनते किंवा ते जळून राखेचा ढीग होते त्या शरीरासाठी प्राण्यांशी द्रोह करण्यामध्ये मनुष्याला कोणता स्वार्थ वाटतो असं केल्यानं शेवटी नरकाचीच प्राप्ती व्हायची हे शरीर कोणाची संपत्ती आहे ते सांगा तर खरे अन्न देऊन पालन पोषण आहे की गर्भाधान करणाऱ्या पित्याची हे शरीर त्याला नऊ महिने पोटात बाळगणाऱ्या मातेचे आहे का तिच्याही आईवडिलांचे जो बलवान पुरुष बळजेबे याच्याकडून काम करून घेतो त्याचे का पैसे देऊन खरेदी करणाऱ्याचे हे जाळणाऱ्या आगीचे आहे का त्याला खाऊ घालून इच्छिणाऱ्या कोल्हा कुत्र्यांचे आहे हे शरीर प्रकृतीपासून उत्पन्न होऊन ती मध्ये सामावून जाणारी एक सामान्य वस्तू आहे अशा स्थितीत मूर्खाशिवाय दुसरा कोण बुद्धिमान मनुष्य याला आपला आत्मा मानून त्याच्यासाठी दुसऱ्यांचे प्राण घेईल जो उन्मत्त मदाने आंधळा झालेला आहे त्याला दृष्टी येण्यासाठी दारिद्र्य हेच सर्वात प्रभावी अंजन आहे कारण दरिद्री मनुष्यच इतरांना आपल्यासारखे मानतो ज्याच्या शरीराला एकदा काटा टोचलेला असतो तो, तो कोणत्याही प्राण्याला असा काटा टोचू नये असं मानतो कारण आपल्याला झालेल्या पिढेवरून दुसऱ्या जीवाला सुद्धा असंच दुःख होतं हे त्याला कळतं परंतु ज्याला कधी काटा टोचलेलाच नाही तो त्या दुःखाची काय कल्पना करणार दरिद्र्या गर्व असत नाही सर्व प्रकारच्या मदांपासून तो दूर असतो उलट दैववशात त्याला जो त्रास सोसावा लागतो तीच त्याच्यासाठी मोठी तपश्चर्या असते ज्याला रोजच्या भोजनाची मारामार असते भूकेने ज्याचे शरीर दुबळे झालेले असते त्या दरिद्री माणसाची इंद्रिय सुद्धा अशक्त झालेली असतात आणि त्यामुळे भोगांसाठी तो दुसऱ्या प्राण्यानं दुःख देत अशा रीतीनं तो हिंसेपासून परावृत्त होतो साधू पुरुष जरी समदर्शी असले तरीसुद्धा त्यांचा सहवास दरिद्री माणसानं सुलभ आहे कारण त्यां त्यांचे भोग तर अगोदरच सुटलेले असतात आता संतांच्या संगतीनं त्याची लालसा सुद्धा नाहीशी होते आणि लवकरच त्याचे अंतःकरण शुद्ध होते ज्या महात्म्यांच्या चित्तामध्ये सर्वांबद्दल समभाव आहे जे फक्त भगवंतांच्या चरणीच लीन असतात त्यांना दुर्गुणाची खान असणाऱ्या आणि धनाच्या मनाने उन्मत्त झालेल्या दुष्टांशी काय कर्तव्य आहे त्यांची उपेक्षा करणंच योग्य हे दोन्हीही यक्ष वारुणी मदिरेच पान करून उन्मत्त आणि धनाच्या मनाने आंधळे झाल इंद्रियांचे गुलाम असणाऱ्या या स्त्री लंपटांचा अज्ञानजनित मध आपण नाहीसा करावा होकपाल कुबेराचे पुत्र असूनही मदोन्मत्त होऊन अज्ञानात बुडालेलेआहेत आपण विवस्त राहोत याचही यांना भान नाही म्हणून हे दोघे जण आता वृक्ष होण्याच्याच योग्यतेचे आहेत तसे झाले तर याना पुन्हा असा अभिमान निर्माण होणार नाही येथे सुद्धा माझ्या कृपेने याना भगवंतांची स्मृती राहील आणि माझ्या अनुग्रहामुळे देवांची शंभर वर्ष झाल्यानंतर यांना श्री कृष्णाचे सान्निध्य लावेल मग पुन्हा भगवंतांच्या चरणाविषयी प्रेम उत्पन्न होऊन ते आपल्या लोक निघून जातील श्री शुक म्हणतात असं म्हणून देवर्षी नारद नारायणांच्या आश्रमाकडे निघून गेले नलकुवर आणि मणिग्रीव हे दोघे एकाच वेळी अर्जुन वृक्ष होऊन यमनाजुन नावान प्रसिद्ध झाले आपल्या परमभक्त देवर्षी नारदांचं वचन सत्य करण्यासाठी श्रीकृष्ण हळूहळू उखळे ओढीत जिथे यमनाजुन वृक्ष होते तिकडे जाऊ लागले भगवंतांनी विचार केला की देवर्षी नारद मला अत्यंत प्रिय आहेत आणि हे दोघेजण सुद्धा माझा भक्त कुबेर याचे पुत्र आहेत म्हणून महात्मा नारद जे म्हणाले ते मी तसेच सत्य करीन असा विचार करून श्रीकृष्ण दोन्ही वृक्षांच्या मधून निघाले ते तिथून बाहेर पडले परंतु उखळ मात्र तिरपे होऊन अडकून बसले कमरेला दोरी बांधलेल्या त्या मुलानं आपल्या पाठीशी असलेल्या उखळाला जोराने ओढले मात्र तोच झाडांची सर्वमुळं उखडली गेली सर्व बलविक्रमाचे केंद्र जे भगवान त्यांचा थोडासा धक्का लागताच झाडाच्या फांद्या खोडे डहाळे आणि पाने यांचा थरकाफ होऊन दोन्ही वृक्ष जोरानं कडकडाट करीत जमिनीवर कोसळले त्या दोन्ही वृक्षांमधून अग्निप्रमाणे तेजस्वी असे दोन सिद्ध पुरुष बाहेर पडले त्यांच्या चमकणाऱ्या कांतीनं दिशा उजळून निघाल्या त्यांनी सर्व लोकांचे स्वामी भगवान श्रीकृष्णांच्या जवळ येऊन त्यांच्या चरणावर डोके टेकून नमस्कार केला आणि हात जोडून शुद्ध हृदयानं ते त्यांची स्तुती करू लागले हे महायोगेश्वर श्रीकृष्ण आपण प्रकृतीच्या पलीकडील पुरुषोत्तम आहात हे व्यक्त आणि अव्यक्त संपूर्ण विश्व आपलेच रूप आहे असे वेद व्यक्ती जाणतात आपणच सर्व प्राण्यांचे शरीर प्राण अंतःकरण आणि इंद्रियाचे स्वामी आहात आपणच सर्व काल सर्व तसेच अविनाशी ईश्वर आहात आपणच महत्त्व आणि सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण रूप सूक्ष्म प्रकृती आहात आपणच समस्त स्थूल आणि सूक्ष्म शरीरांची कर्मे भाव धर्म आणि सत्तेला जाणणारे सर्वांचे साक्षी परमात्मा आहात मृत्तींनी ग्रहण केल्या जाणाऱ्या प्रकृतीचे गुण आणि विकारांचे द्वारा आपले ज्ञान होऊ शकत नाही स्थूल आणि सूक्ष्म शरीराच्या आवरणाने झाकला गेलेला कोणता मनुष्य त्यांच्याही आधीपासून असलेल्या आपल्याला जाणू शकेल सर्व प्रपंचाच्या निर्मात्या त्या तुम्हा भगवान वासुदेवांना आम्ही नमस्कार करीत आहोत हे प्रभू आपल्याद्वारा प्रकाशित होणाऱ्या गुणांनीच ज्यांनी आपले महात्म्य लपवून ठेवले आहे त्या परब्रह्म स्वरूपाला आम्ही नमस्कार करीत आहोत आपण प्राकृत शरीर रहित आहात तरीसुद्धा जेव्हा आपण असे असामान्य पराक्रम प्रकट करीत असता की जे शरीर धारण करणाऱ्यांना अशक्य आहेत आणि त्यांच्यामुळेच त्या शरीरामध्ये आपला अवतार आहे लक्षा हे लक्षात येते प्रभू तेच सर्व अभिलाषा पूर्ण करणारे आपण सर्व लोकांचे लौकिक आणि अलौकिक कल्याण करण्यासाठी यावेळी आपल्या संपूर्ण शक्तीनिशी अवतीर्ण झालेले आहात हे परमकल्याण स्वरूप हे परम मंगल स्वरूप आपण नमस्कार असो शांत सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या यदूवंशाधिपती श्रीकृष्णांना नमस्कार असो हे अनंता आम्ही आपल्या दासांचे दास आहोत देवर्षी नारदांच्या अनुग्रहामुळेच आम्हाला आपले दर्शन झाले आपण आम्हाला जाण्याची अनुमती द्यावी प्रभू आमची वाणी आपल्या गुणांचे वर्णन करीत राहू आमचे कान आपल्या कथा ऐकण्याकडे लागून राहोत आमचे हात आपल्या सेवेत आणि मन आपल्या चरणकमलांचे स्मरण करण्यात रममान हो आमचे मस्तक आपले निवासस्थान अशा जगासमोर नम्र राहो आणि आमचे नेत्र आपले प्रत्यक्ष शरीर अशा संतांचे दर्शन घेत राहोत श्री म्हणतात त्यांनी गोकुळेश्वर श्रीकृष्णांची अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर दोरीने उखळाला बांधलेले भगवान हसत हसत त्यांना म्हणाले तुम्ही मदाने आंधळे झाला होता अगोदरपासूनच मला हे माहीत होतं की परमकारुणिक देवर्षी नारदानी शाप देऊन तुमचं ऐश्वर्य नष्ट केले आणि हीच तुमच्यावर कृपा केली जे समदर्शी आहेत आणि ज्यांचे हृदय पूर्णपणे मला समर्पित आहे त्या साधुपुरुषांच्या दर्शनाने संसार बंधन नाहीसे होते जसा दर्शनाने अंधार नाहीसा होतो म्हणून नलकुबरा आणि मणिग्रिवा तुम्ही माझेच अनन्य चिंतन करीत आपापल्या घरी जा जी तुमच्यासाठी कल्याणकारी आहे त्या तुम्हाला इष्ट असलेल्या आणि संसार चक्रातून सोडवणाऱ्या अनन्य भक्तीची प्राप्ती तुम्हाला झालेली आहे श्री शुक म्हणतात भगवान असे म्हणाले तेव्हा त्या दोघांनी त्यांना प्रदक्षिणा घातली आणि वारंवार नमस्कार केले, यानंतर उखळाला बांधलेल्या त्यांची आज्ञा घेऊन ते उत्तर दिशेला निघून गेले अध्याय दहावा